पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे सहा प्रार्थना प्रवचन ऑगस्ट तीस एकोणीसशे सत्तेचा कलकत्ता ऑगस्ट तीस एकोणीसशे सत्तेचा गांधीजी म्हणाले की हा शहीद साहेबांचा सा मतदारसंघ आहे यामुळे ते बारासातला भेट देतील असे अपेक्षित होते व तशी भेट देता येत असल्याबद्दल त्यांना आनंदही होत होता त्यांना तिथे त्या पाकिस्तानचा वा मुस्लिम लीगचा ध्वज आढळणार नाही ना 12 सातच्या हिंदूंनी दोन पावले पुढे टाकून आपल्या मुसलमान भावंडांना पाकिस्तानच्या ध्वजाच्या बाजूला तिरंगा फडकवण्याकरता का सांगू नये मुसलमानांनी पाकिस्तानचा वा लिगचा ध्वज हिंदूंवर लादावा असा कधीही अर्थ नव्हता हो जिथे मुसलमान बहुमतात आहेत तिथेही त्यांनी हाच नियम लावला असता जर तुमच्यामध्ये हिंदू मुलगी असेल तर त्यांनी त्या ते एकट्या मुलीला तिरंगा झेडा फडकवण्याकरता सांगून रामधूर म्हणायला पाहिजे ही हिंदू मुसलमान मैत्रीचे खरी खूण तर आहे असे झाले तर कितीही तणावाची परिस्थिती निर्माण झाली तरी त्यातून मार्ग काढणे शक्य होईल यात काही संशय नाही की पंजाबमधील कौटुंबिक संघर्षाच्या हकीगती दररोज तुम्ही ऐकत आहात यामुळे मुसलमानांना पूर्वेकडे राहणे कठीण झाले आहे आणि हिंदू आणि शिखांना पश्चिमेकडे करोडो लोकांची अदलाबदल करायला पाहिजे काय या पशुत्वाच्या आणि अमानवी वर्तनाच्या लाटेला अडवण्याचा मार्ग बंगालच्या दोन्ही भागातील हिंदू आणि मुसलमान यांच्या हातात आहे ते मनाची छंदता कायम ठेवून आपल्या अतूट मैत्रीचे दर्शन घडवून सर्व समुदायांनी एकत्र कसे रहावे ते दाखवून देऊ शकतात परस्परातील भांडण आणि वेगळेपणाचा मार्ग विनाशाचा आणि गुलामगिरीचा मार्ग आहे जर अंतकरापासूनची मैत्री असेल तर बहुमतात असूनही त्यांचा समावेश पश्चिम बंगालमधील मुशिराबाद वालाडमध्ये वा होत असेल तर त्यांनी आक्षेप का घ्यावा आणि हिंदू बहुसंख्या असलेल्या भागाचा समावेश पाकिस्तानमध्ये झालेल्या असल्यास हिंदूंनी आक्षेप का घ्यावा हे मला कळत नाही हे चिन्ह मैत्रीचे नाही तर परस्परांवरील अशोभनीय अविश्वासाचे आहे यानंतर गांधीजींनी त्यांना गुरखा लीगकडून मिळालेल्या पत्राचा उल्लेख केला व म्हणाले की गुरखा लीगचे म्हणणे आहे की त्या पत्रलेखकाने मला चुकीची माहिती दिली व त्या माहितीच्या आधारावर मी दार्जिलिंगच्या गुरख्यांना सल्ला दिला त्यांचे म्हणणे आहे की आम्ही इतरांतकेच भारतीय आहो दार्जिलिंगमध्ये वास्तव्य करत असलेल्या बंगाली व मारवाडी लोकांबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही परंतु येथील बंगाली वा मारवाडी जर आमच्यावर कुरघोडी करणार असतील तर गांधीजींनी आम्हाला वाटणारी भीती समजून घेतली पाहिजे गुरखा लोकांचा जन्म केवळ त्यांची ओझी वाहण्याकरता झाला आहे असे त्यांनी आपल्या शिक्षणाच्या वा संपत्तीच्या गर्वात समजू नये गुरखांमध्ये पूर्ण समतेची मी अपेक्षा करू शकत नाही काय आणि बंगाली लोकांनी त्यांना अक्षरज्ञान देऊन व मारवाड्यांनी प्रामाणिकपणाचा व्यापार करून नफा कसा मिळवावा हे त्यांना शिकवायला नको काय गुरखांनी घेतलेली भूमिका मान्य करायला मला कोणताही संकोच वाटत नाही तसेच बंगाली मारवाडी आणि जे इतर लोक या सुंदर पर्वतीय प्रदेशात कायम वास्तव्य करू लागले आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये तेन जे काही सरोत्तम आहेत त्यात आपल्या गुरख्या भावंडांना सहभागी करून घ्यावे आणि आम्ही तुमचे मित्र व सेवक आहोत पिळवणूक करणारे नाही हे गुरखांना दाखवून द्यावे भेटायला आलेल्या लोकांशी चर्चा करून प्राध्यापक निर्मल कुमार बोसनी करता जो प्रश्न तयार केला होता त्याकडे यानंतर गांधीजी वळले भाकरी करता श्रमाचा तुमचा अर्थ काय आणि सध्याच्या परिस्थितीत त्याचे काय परिणाम होतील भाकरी करता श्रम यामागील अर्थशास्त्र जगण्याचा जिवंत मार्ग आहे याचा अर्थ प्रत्येक माणसाने आपल्या अन्न वस्त्राकरता शारीरिक श्रम केले पाहिजे जर मी लोकांना भाकरी करता श्रमाचे मूल्य आणि आवश्यकता पटवून देऊ शकलो तर अन्नवस्त्राची दादा कधीही बसणार नाही तुम्ही जर जमिनीवर श्रम करणार नाही आणि कताईविनाई करणार नाही तर तुम्ही उपाशी राहा आणि उघडे नागडे फिरा असे लोकांना निःशंकपणे सांगायला मी मुळीच कचरणार नाही संपूर्ण भारत उपासमार आणि नग्नतेच्या काठावर उभा असल्याचे तुम्ही वृत्तपत्रामधून वाचलेच असेल माझी योजना जर स्वीकारण्यात आली तर तुम्हाला लवकरच आढळून येईल की भारतात भरपूर अन्न आहे आणि जनतेने स्वतःकरता तयार केलेली भरपूर खादी आहे यात काही संशय नाही की जमिनीचा योग्य उपयोग कसा करावा हे त्यांना शिकवावे लागेल आणि त्यांना कताई विनाईचे साहित्य पुरवावे लागेल गांधीजी पुढे म्हणाले की बंगालच्या पाणीप्रवडा योजनेत जवळहून रस घेणारे स्त्रीयुत कॅसी यांच्याशी मी माझ्या पद्धतीबद्दल निःसंकोचपणे चर्चा करीन यात काही संशय नाही की कॅसींची योजना भव्य आहे तिच्याकरता अनेक वर्ष टनाणे पैसा लागेल उलट माझा कार्यक्रम कार्यक्षम परंतु फार मोठा नाही तो कमी खर्चाचा आहे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑगस्ट 31 एक एकोणीसशे सत्तेचाळ कलकत्ता ऑगस्ट एकतीस एकोणीशे सत्तेचाळ प्रार्थनेनंतर गांधीजी म्हणाले की श्रीमंत लोकांची सभा घेतलेली असल्यामुळे मला श्रोत्यांना फार काही सांगायचे नाही आता दोन समुदायांमध्ये परिपूर्ण मैत्री आहे व घर सोडून निघून गेलेले लोक परतायला तयार आहेत असे तुमचे आमदार कमलबाबू यांनी मला सांगितल्यामुळे मला आनंद झाला परंतु ज्या कारखान्यात ते अर्थजनाकरता काम करत होते ते अजून सुरू झाले नाहीत हा सर्वात मोठा अडथळा आहे मुसलमान शेजाऱ्यांनी रिकामे झालेल्या घरांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे ही सर्व माहिती शंभर टक्के खरी असेल तर हे सत्य कलकत्त्यातील सर्व प्रभावित भागांमध्ये काम करील श्रोत्यांना गांधीजींनी सांगितलं की माझा नोवाखालीला मंगळवारी जाण्याचा विचार आहे याच वेळी शहीद माझ्याबरोबर येऊ शकत असतील तर मी त्यांना घेऊन जाईन नोवाखालीत माझी जास्त दिवस थापण्याची इच्छा नाही आणि मला आशा आहे की सुखद सुयोगावर सुरू झालेल्या कामाची चांगल्या प्रकारे सांगता करता येईल मध्यंतरीच्या काळात दुप्पट वेगाने पुनर्वसनाचे काम सुरू राहील अशी आहे टिकाऊ शांतता हवी असल तर या कामात उशीर करण्याची सोय नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर सहा एकोणीशे सत्तेच्या कलकत्ता सप्टेंबर सहा एकोणीशे उपमहापौरांच्या भाषणाचा उल्लेख करत गांधीजी म्हणाले की निरोप हा शब्द चुकीच्या पद्धतीनं वापरला जातो मी कलकत्त्यात बलिया घाटातील मुसलमान मित्रांमध्यमाझे घर कलिआहे माझ्या पूर्वीच्या घरात म्हणजे सोदेपूर येथील खादी प्रतिष्ठानमध्ये नाही मी हेम प्रभादेवी आणि त्यांच्या सहकार्यांना माझी काळजी करता। इथे माझ्या नवीन घरी येण्याची परवानगी देखील देणार नाही सेवेच्या स्वरुपात माझे मुसलमान मित्र मला जे काही देतील त्यावर माझे समाधान असेल हे ठरवण्यात मी कोणतीही चूक केली नाही दक्षिण आफ्रिकेत मुसलमानांच्या घरात आरामशीरपणे राहण्याची मला सवय होती यानंतर गांधीजींनी सचिन मित्रा आणि स्मृती बॅनर्जी त्यांच्या हुतात्म्याबद्दल उल्लेख केला ते म्हणाले की मला दुःख होते दोन समुदायांना एक ठेवण्याकरता अशा प्रकारच्या निष्पाप लोकांचे मरण आवश्यक असते अशा प्रकारचे हुतात्म्य केवळ हिंदूमध्येच आढळतात असा गैरसमज करून घेऊ नका हिंदूंना वाचवण्याच्या प्रयत्नात आपले प्राण गमावणाऱ्या कितीतरी मुसलमानांची उदाहरणे मी देऊ शकेन मला माझ्या व्यक्तिगत जीवनात असे अनुभव आलेले आहेत प्रत्येक समाजात आणि वातावरणात चांगले आणि वाईट आढळत असते याच गोष्टीने मला शहीद साहेबांजवळ आणले शहीद साहेबांना या कामात भागीदार करण्याच्या विरोधात माझ्याकडे अनेक हिंदूंची आणि अने अनेक पत्रे आली होती व असे करत असल्याबद्दल ते मला मूर्ख ठरवत होते मी हे सांगायलाच हवे की मूर्ख नाही मी काय करत आहे ते मला माहीत होते शहीद साहेबांनी भूतकाळात काय केले होते याच्याशी मला काहीही कर्तव्य नाही परंतु शहीद साहेब आणि मी एकत्र होतो त्या मूल्यवान दिवसात त्यांनी मला पूर्ण सहकार्य दिले होते याचा मी साक्षीदार आहे त्यांच्या अमूल्य सहकार्याशिवाय तुमच्यात काम करणे मला शक्य झाले नसते हे मी मनमोकळेपणे कबूल करतो या कामात तन्मनाने पूर्णपणे झोकून देण्यात त्यांच्या काही वाईट हेतूचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्या बुद्धीचा अपमान करणे होईल त्यांच्याजवळ राजवड्यासारखा बंगला आहे आणि त्यांना असा भाऊ आहे की ज्याला ते स्वतःपेक्षाही अधिक कुशाग्र बुद्धीचा समजतात त्यांना दुसरा भाऊ आहे ज्याला लंडन येथील गोलमेज परिषदेत भेटण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले होते आणि जे ढाका विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्या काकांनी सर अब्दुल्लांनी सेईंग्ज ऑफ प्रॉफिट हे पुस्तक लिहिले आहे आपण जर हेतूबद्दल शंका घेऊ तर आपण फार मोठी चूक करू तुम्हाला वा अन्य कोणाला माणसाच्या हेतूबद्दल शंका घेण्याचा अधिकार नसतो माझ्या कृतीवरून कोणी माझ्या हेतूबद्दल शंका घेत असेल तर मला ते आवडणार नाही लोकांशी व्यवहार करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे तुम्हाला माहीत असले पाहिजे की मला इस्लामचा पहिल्या नंबरचा शत्रू घोषित करण्यात आले होते आणि असे संपूर्ण देशातून विरोध होत असताना करण्यात आले होते मुसलमानांनी माझ्या वर्तनाचा अशाच प्रकार निषेध केलेला तुम्हाला श्रोत्यांना आवडेल काय अखेरीस अशा प्रकारच्या अविश्वासाचा काय परिणाम झाला असता याचा तुम्ही विचार करा असे करून कदाचित मी सध्याचे ऐक्य नष्ट केले असते आणि पंजाबमध्ये जी यादवी सुरू आहे तिच्यापासून पंजाबला वाचवण्याची जी संधी आहे तीही मी गमावली असती यानंतर गांधीजींनी शांती रक्षणाकरिता शांती सेनेचा व ती करत असलेल्या अतिशय कठीण कामाचा उल्लेख केला स्त्रिया सुद्धा आपल्यापर्यंत जे शक्य होईल ते करण्याकरता पुढे आल्या सांप्रदायिक ऐक्याकरता विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शक्तीकडे काम केले काही तरुणांनी परवाने नसलेली स्टेनगन हँड ग्रेनेडसारखी विध्वंसक शस्त्रे आणून दिली ती आणून देणे धैर्य दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले परवाने नसलेली शस्त्र परत करण्यासंबंधीच्या चांगल्या उदाहरणाचे अनुसरण सर्व हिंदू आणि मुसलमान करतील अशी मला आशा आहे परस्परांवरील व ईश्वरावरील विश्वासाचे हे उदाहरण आहे मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केले आहे की जे लोक अशा प्रकारची शस्त्रे दिलेल्या तारखेच्या आत परत करतील त्यांचे शांतता रक्षणाच्या कामात उघडपणे मदत केल्याबद्दल शासन आभार मानेल व अशा प्रकारची शस्त्रे ठेवण्याच्या अपराधाबद्दल आतापर्यंत जी शिक्षा होती वा पुढे असेल ती त्यांना केली जाणार नाही यामुळे अशी शस्त्रे ज्यांच्याकडे असतील त्यांनी ती एक तर स्वतः अधिकाऱ्यांना नेऊन द्यावी वा अधिकारण देण्याकरता ती आपल्या मित्रांना द्यावी उपमहापौरांनी मला सांगितले की या सभेची तयारी करण्याकरता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाऊस असूनही रात्रंदिवस काम करून हे मैदान तयार केले याकरता मी या कर्मचाऱ्यांचे चा अभिनंदन करतो अखेरचे सांगायचे म्हणजे केवळ एक दिवस दंगली झाल्या नाही म्हणून कलकत्त्यातील आणि बाहेरच्या सर्व समुदायांमधील मित्रांच्या दर्पणामुळे मी उपास सोडला याचा अर्थ आपले प्राण देऊ नही त्यांनी शांतता रक्षण करावे असा होतो मी एकाएकी संपवलेल्या उपवासाचा लाभ घेऊन मला मरण पत्करावे लागेल असा अहतुपणे का होईना तुम्ही अपराध करू नका परिस्थितीचे आकलन करण्याकरता मी स्वतः काही दिवस थांबू शकलो असतो परंतु एन सी अध्यक्ष हिंदू महासभा शहीद साहेब आणि इतर अनेक प्रामाणिक लोकांच्या ज्यांचा नामोल्लेखही करणे शक्य नाही आणि कलकत्त्यात राहणाऱ्या सर्व लोकांच्या खांद्यावर मी ओझे टाकले आहा गांधीजी म्हणाले कि मला सरकारी शक्तीने लादलेली शांतता नको आहे तर तुम्ही प्रस्थापित केलेली शांतता हवी आहे जर दुर्दैवाने या शांततेचा भंग झाला तर माझ्यासमोर मरणात उपोषण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही तुम्ही शून्यपणा धारण केलेला असल्यामुळे मी आता माझा संभ मागे घेतो असे मी मुलांच्या खेळाप्रमाणे दरवेळी म्हणू शकत नाही ही गंभीर घोषणा मी आधी बिहारमध्ये नंतर नोवाखालीत केली होती आणि आता कलकत्त्यात करत आह माझे जीवन ज्या प्रकारे घडलेले त्या प्रकारामुळे माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही ईश्वराची इच्छा असेल की मी अजूनही सेवा करावी तर तुम्हा तो सर्वांना सुबुद्धी देईल कलकत्त्याने समजूतदारपणा दाखवल्यामुळे झालेल्या परिणामांचा विचार करा याचा अर्थ पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये आपोआप समजूतपणा येईल असा होतो याचा अर्थ बिहार आणि परिणामी पंजाबमध्ये जिथे ईश्वर मला पाठवत आहे समजूतदारपणा आला तर संपूर्ण भारतात त्याचे अनुसरण राहणार नाही तर ईश्वर तुम्हाला सर्वांना मदत करो प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर सात एकोणीसशे सत्तेचाळ ही सभा गांधीजींच्या बेलिया घाटातील निवासस्थानावर झाली होती या भाषणाचा बंगाली अनुवाद एच एस सुरावर्दी यांनी केला होता कलकत्ता सप्टेंबर सात एकोणीसशे गांधीजी म्हणाले की गत काही दिवसात शांती सेनेने काम केले आहे आणि कलकत्त्या तिची गरज आहे असे दिसते मी येथून जात आहे परंतु परिस्थितीवर माझी नजर असेल तुम्ही लोक शांती असाल तर तुम्ही करता स्वतःचे बलिदान करण्याची तयारी ठवली पाहिजे तुम्ही जर स्वतःला खरोखरच शांती सेनेचे सैनिक समजत असाल तर भांडणाऱ्या गटामध्ये तुम्ही जाल व ते भांडण थांबवलं आणि असे करताना तुमचा जीव जाण्याची शक्यता असली तर त्याकरताही तुम्ही तयार राहाल तुम्ही तलवारिले नाही तर प्रेमाच्या शस्त्राने लढत असाल गांधीजी आपले भाषण पुढे सुरु ठेवत म्हणाले जे सैनिक युद्धावर जातात ते मरतात आणि जे जिवंत राहतात त्यांना वीर म्हणून गौरव होतो महात्मा गांधी पुढे म्हणाले की वास्तवात जे मरतात ते इजराणा जिवंत ठेवतात आणि ते खरे वीर पुरुष असतात शांती सेनेच्या काही लोकांना शांततेकरता प्राण अर्पावे लागले ते खरे शूरवीर आहेत व त्यांच्या बलिदानाने शांतता प्रस्थापित झाली आहे ही शांतता कायम टिकणारी आहे काय ती खऱ्या मैत्रीवर आणि प्रेमावर आधारित आहे काय हे पाहण्याची माझी इच्छा आहे तुमच्यासमोर अजून एक काम आहे ज्यांची घरे लुटली गेल्यामुळे वा ज्यांच्या घरांची मोडतोड करण्यात आल्यामुळे जन्ना आपल्या घरातून परागंदा व्हावे लागले त्यांना परत त्यांच्या घरात आणायचे ते आपल्या पायावर उभे राहू शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना निवारा दिला पाहिजे तसेच अन्नपाणीही केंद्रीय शांतता समितीनं या कामाची जबाबदारी घेतली आहा आणि या कामाकरता निधी गोळा करण्याकरता एक अर्थसमिती तयार केली आहे हि काम शक्य अस्वि तितक्या लवकर कलि पाहिजे बाकीचे लोक हे काम करतात की नाही याकडे तुम्ही लक्ष देऊ नये गांधीजी म्हणाले की मुसलमान लोक हिंदूंच्या पुनर्वसनाचे काम करतात की नाही हे आम्ही आजे पाहू आणि नंतर या कामाला लागू असे तुम्ही म्हणावे अशी माझी इच्छा नाही हीच गोष्ट मुसलमानांनाही लागू आहे समारोप करत अखेरीज महात्मा गांधी म्हणाले की प्रत्येकाने चांगले होण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतर काय करतात ते पाहू नये आणि एकाच्या चांगोळपणाने दुसरा प्रभावित होईल प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर दहा एकोणीशे गांधीजी हिंदुस्तानीत पस्तीस मिनिटं बोलले व भाषण ध्वनीमद्रित करून रात्री दहा वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले नवी दिल्ली सप्टेंबर दहा एकोणीसशे सत्तेच्या बंधूं आणि भगिनीनो मी जेव्हा शहादराला पोहोचलो तेव्हा सरदार पटेल राजकुमारी अमृत कौर आणि इतर लोक तिथे माझे स्वागत करण्याकरता होते परंतु सरदारांच्या ओठावर मला नेहमीचे स्मित दिसले नाही त्यांचा विनोदी स्वभाव हरवला होता गाडीतून उतरल्यानंतर मला काही पोलीस दलातील लोक आणि इतर लोकही तसेच दुःखी दिसले नेहमी हर्षोल्लासात असलेल्या दिल्ली शहराचे रुपांतर एकदम मृतांच्या शहरात कसे झाले दुसरेही आश्चर्य माझी वाट पाहत होते मी नेहमी ज्या हरिजन कॉलनीत राहत असतो व जिथे राहण्यात मला आनंद होत असतो तिथे मला न नेता प्रासादतुल्य बिर्ला भवनात नेण्यात आले याचे कारण ऐकून मला फार दुःख झाले असे असले तरी ज्या घरात मी आधी अनेकदा राहिलो होतो तिथे राहणार असल्याबद्दल मला आनंदच झाला हरिजन कॉलनीतील वाल्मिकी मित्रांबरोबर मी राहो की बिरला भवनात राहो मी बिरला बंधनचा पाहुणा असतो मी जरी हरिजन कॉलनीत असलो तरी त्यांचे लोक भक्तिभावाने माझी परिपूर्ण काळजी घेतात हे काम सदारांकडे नसते भंगी कॉलनीत माझी काळजी घ्यावी लागावी इतके दुर्बलते कधीही नव्हते नवी दिल्ली कमिटीच्या दुर्लक्षामुळे एखाद्या टोपलीत मासे भरावेत असे भंग्यांना त्यांच्या घरात कोंबण्यात आले आहे अशा घरांमध्ये भंगी राहतात त्या घरांमध्ये मी राहू शकत नसलो तरी हरिजनामध्ये राहत असताना मी नेहमी खुश असतो मला बिरला भवनात आणण्यात आले कारण भंगी कॉलनीत निर्वासितांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यांची गरज माझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे परंतु या देशात निर्वासितांची समस्या निर्माण व्हावी ही गोष्ट एक राष्ट्र म्हणून आपल्याकरता लाजीरवाणी नाही काय पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासह कायदे आजम जीना आणि इतर पाकिस्तानी पुढारी या सर्वांनी घोषित केले होते की भारतीय संघराज्यात तसेच पाकिस्तान पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायांना तीस वागणूक मिळेल जी बहुसंख्यांकांना मिळते या सार्वभौम राष्ट्रांमधील पुढाऱ्यांनी केलेली घोषणा जागतिक लोकमत खुश करण्याकरता होती की त्यांच्या शब्दात आणि वर्तनात कोणतेही अंतर नाही व आपल्या वचनाची परिपूर्ती करण्याकरता प्रसंगी आपल्या प्राणांचीही आवती देण्याची तयारी असण्याचा त्यांचा हेतू होता असे असेल तर मी विचारेन की हिंदू शीख आणि स्वाभिमानी अमिल व त्यांच्या मित्रांना पाकिस्तान सोडणे का भाग पडले असते क्वेट्टा नबाब शाह आणि कराचीत काय झाल पश्चिम बंजाबमधून शोककारक घटनांचे आलख् वृत्तांत हृदयविदारक आह भारतीय संघराज्य आणि पाकिस्तानचे पुढारी निराशेने मान हलून हे सर्व गुंडांचे काम आहे असे म्हणू शकत नाहीत आपल्या देशातील लोकांच्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी स्वीकारण हार्वभौम राष्ट्रांचे कर्तव्य आह त्यांचे कर्तव्य कारण सांगत बसने नाही तर करणे अथवा मरणे आहे साम्राज्यशाहीचे चिरडणारे ओझे निघून गेलेले असल्यामुळे आता त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर कोणीही कशाचीही बजवणी करू शकत नाही आज ते हवेत करू शकतात परंतु त्यांना प्रामाणिकपणाने जगाला तोंड द्यायचे असेल तर स्वातंत्र्य म्हणजे कायद्याचे राज्य नाही असे या दोन्ही सार्वभौम राष्ट्रांमध्ये समजले जाऊ नये संघराज्याचे मंत्री आपली दिवाळखोरी घोषित करून निर्लज्जपणे असे म्हणतील काय की दिल्लीच्या लोकांची आणि इथे राहणाऱ्या निर्वासितांची स्वेच्छेने या देशाच्या कायद्याचे पालन करण्याची इच्छा नाही माझ्याबद्दल बोलायचे तर मंत्र्यांनी या वेळासमोर शरणागती पत्करण्यापेक्षा त्यांच्याशी लढण्यात आपले प्राणपणा लावले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे इतकेच नाही तर ज्या घरात मी राहत आहे तिथे फळे आणि भाज्या उपलब्ध नाही काही मुसलमानांनी काही गोळ्या झाडल्या म्हणून भाजी बाजारात भाज्यांचा पुरवठा होणे बंद झाले ही लाजीरवानी गोष्ट नाही काय शहराचा मी दौरा करत असताना निर्वासितांना त्यांची रेशन मिळत नसल्याची तक्रार मी ऐकली आणि जे काही त्यांना पुरवण्यात येते ते माणसाने खाण्यासारखे नाही याची जबाबदारी जर सरकारवर असेल तर ती तितकीच निर्वासितांवरही आहे कारण त्यांनी आवश्यक सेवा सुद्धा बंद पाडल्या आहेत अशा प्रकारचे वर्तन करून ते स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेत हे त्यांच्या का लक्षात येत नाही आपल्या सर्व समस्या सरकार सोडवी असा विश्वास त्यांनी सरकारवर ठेवला असता व कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांप्रमाणे ते वागले असते तर मला माहीत आहे आणि त्यांना माहीत असायला हवे की त्यांच्या बहुतेक समस्या सुटल्या असत्या मी हुमायून कबरीजवळील मिओच्या शावणीला भेट दिली होती मला सांगण्यात आले की त्यांना अलवर आणि भरतपूर या संस्थांमधून बाहेर काढण्यात आले ते म्हणाले की मुसलमान मित्रांनी आमच्याकरता जे पाठवले ते वगळता आमच्याजवळ काहीही खाण्याकरता नाही मला माहीत आहे की मिओ हे सहद बडकणारे लोक आहेत व ते भरपूर उपद्रव करू शकतात परंतु त्यांना त्यांच्या मनाविरुद्ध पाकिस्तानमध्ये हाकलणे हा त्यावरील उपाय नाही खरा उपाय त्यांना माणूस म्हणून वागणूक देणे व त्यांच्यातील दोषांवर इतर कोणत्याही विकारांवर आपण उपाययोजना करतो त्याप्रमाणे उपाययोजना केली पाहिजे नंतर मी जामिया मिलियात गेलो ती संस्था उभारण्याकरता मी भरपूर हातभार लावला होता डॉ झाकीर हुसेन हे माझे प्रिय मित्र आहेत त्यांनी अतिशय दुःखित अंत आपले अनुभव सांगितले परंतु त्यांच्या अंतकरणात कटुता नाही नुकतीच त्यांना जालंधरला भेट द्यावी लागली होती शीख कॅप्टन आणि हिंदू रेल्वे अधिकारी हे त्यांच्या मदतीला वेळीच धावून गेले नसते तर ते मुसलमान असल्यामुळे शिखांनी रागाच्या भरात त्यांना मारून टाकले असते आपले अनुभव मला सांगत असताना डॉक्टर झाकीर हुसेन यांनी त्या लोकांचे आभार मानले कल्पना करा की ज्या राष्ट्रीय संस्थेत अनेक हिंदू शिकले त्या संस्थेवर हल्ला होण्याची आज त्यांना भीती वाटते जामिया मिलियाच्या कंपाऊंडमध्ये कसातरी तरी आश्रय मिळालेल्या निर्वासितांना मी भेटलो त्यानंतर मी दिवान हॉल वेवेल कॅन्टीन आणि किंग्स वे येथे गेलो तेथे मी शीख आणि हिंदू निर्वासितांना भेटलो पंजाबची जी मागे सेवा केली होती ते ती विसरलेले नव्हते परंतु या सर्व छावण्यांमध्ये मला काही संतप्त चेहरे दिसत होते त्या लोकांना क्षमा करता येऊ शकते हिंदूंशी कठोरपणे वागल्याबद्दल ते माझ्याशी चिडून धारदार आवाजात बोलत होते ते म्हणाले की त्यांना जशा प्रकारच्या हलापेशरात तोंड द्यावे लागले तसे मला लागलेले नाही आणि मला माझ्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले नाही ते म्हणाले की मला दारोदारी भीक मागावी भी लागली नाही देशातील राजधानी शनदा प्रस्थापित करण्याकरता मी थांबलो आहे असे म्हणून तुम्ही समाधानात कसे बसू शकता असा प्रश्न त्यांनी मला विचारला हे खरे आहे की मरण पावलेल्यांना मी परत आणू शकत नाही परंतु मृत्यू ही सर्व जिवंत प्राणी मात्रांना माणसे आणि पशु पक्षी ईश्वराने दिलेली देणगी आहे अंतर केवळ वळ आणि पद्धतीत आहे यामुळे ज्या मार्गामुळे जीवन सुंदर आणि जगण्यालायक होईल अशा योग्य वर्तनाचा मार्गाचे अनुसरण करण हाच खरा मार्ग आह आज एक मित्र मित्रमंडळात म्हणाला की मी जन्माने शीख आहे खरा परंतु गुरुग्रंथसाहेबांच्या दृष्टिकोनातून खरा शीख असल्याचा दावा मी करू शकत नाही तुम्हाला खरा शीख माहीक आहे असं मी त्यांना विचारले त्यांना तसा एकही दाखवता आला नाही त्यानंतर नम्रपणाने मी त्यांना म्हणालो की खरा शीख असल्याचा माझा दावा आह ग्रंथ साहेबमध सांगितल असल्याप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न करतो आह एक वेळ अशी होती की नानकांना साहिबमध माझ वर्णन शिखाचा खरा मित्र असल्हत गुरु नानक यांना हिंदू आणि मुसलमान यांच्यात भक्किला नव्हता त्यांच्याकरता संपूर्ण विश्व एक होत माझा सनातन धर्मही असाच आह खरा हिंदू असल्यामुळे मी खरा मुसलमान असल्याचाही माझा दावा आहा मी नेहमीच मुसलमानांची महान प्रार्थना म्हणत असतो जिच्यात ईश्वर एक आहे आणि तो दिवस या संपूर्ण विश्वाचे रक्षण करतो असे म्हटलेले आहे मला निर्वासितांना सांगायचं आहे, की तुम्ही सत्याचारण करा आणि निर्भय होऊन राहा तुम्ही बदल्याच्या वा भावनेला थारा देऊ नका तुम्ही रागाच्या भरात अविचाराने आवेगाने कृती करून अतिशय कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचे सोन्याचे सपर्जंत फेकून देऊ नका